वाल्मिकी रामायण किशकिंधाकांड स्वर्ग चौथा भेटण्याला आपण उत्सुक आहोत असे ते, ते शब्द आणि त्याचा मधुर भाव ऐकून हनुमानाला आनंद झाला आणि तो मनानेच सुग्रीवाकडे गेला आता हा भेटीस उत्सुक असणारा इथे आला आहे आणि जे साधेचे ते, ते हाती आले आहे तेव्हा महात्मा सुग्रीवाला राज्यप्राप्ती होण्याची शक्यता आहे या विचारामुळे वानरश्रेष्ठ हनुमान मनात अत्यंत हर्षित झाला आणि बोलण्यात चतुर असणाऱ्या रामाला तो म्हणाला पंपेवरच्या झाडीने शोभणाऱ्या चालण्याला कठीण आणि अनेक प्रकारची श्वापदे भरलेल्या या भयंकर आरोण्यात तुम्ही धाकट्या भावासह कशा करता आला आहात त्याचे हे बोलणे ऐकून रामाच्या सूचनेवरून लक्ष्मणाने दशरथ पुत्र महात्म्या रामाची त्याला ओळख करून दिली दशरात तेजवयुक्त धर्मवत्सर करणार होता तो कोणाचा दुसरा पितामहसा तसा होता अग्निष्ठमाधी यज्ञ त्याने दक्षिणा देऊन केले होते त्याचा हा थोला मुलगा राम म्हणून जनात प्रसिद्ध आहे सर्व प्राणीमात्रांना आधार असणारा सर्वात दशरथा ज्येष्ठी गुणवान हांद्रिया ताब मावता महातेजस्वी सूर प्रभा जशी मार्घोमाग जी भार्य सीता मी माग धाकू हा कृतज्ञ आहे याला पुष्कळ ज्ञान आहे माझे नाव लक्ष्मण पण तो ऐश्वर विहीन होऊन वनवासातच रमलाय कोणा इच्छारूप घेणाऱ्या राक्षसाने हा नसताना याच्या भारेचे हरण केले आहे पण ज्याने हरण केले तो राक्षस कोण हे माहीत नाही द्वितीचा पुत्र धनु नावाचा शापामुळे राक्षसावस्थेला गेला होता त्याने सांगितले की वानर राजा सुग्रीव म्हणून आहे तो समर्थ आहे तुझ्या भारेचे विचारेस म्हणून हे सारे सांगितले मी आणि राम सुग्रीवाच्या आश्रयाला आलो हा पूर्वी संपत्तीचे दान करणारा आणि उत्तम यश प्राप्त केलेला लोकनाच होता तो आज सुग्रीवाला नाच करू इच्छित आहे तो राजा दुसऱ्या रा गुरु राघव सुग्रीवाचा आश्रय मागत आहे ज्याच्या कृपा प्रसादाच्या योगाने या प्रजा नित्य प्रसन्न राहत तो राम वानर राजाच्या कृपा प्रसादाची इच्छा करीत आहे ज्या दशरथ राजाकडून सतत पृथ्वीवरच्या सर्व गुणांनी युक्त असणाऱ्या व्याकुळ होऊन गेलेला आणि व्यचित झालेला राम आश्रयाला आला असता सुग्रीवाने आपल्या वानर प्रमुखासह हो, त्याच्यावर कृपा करावी लक्ष्मण डोळ्यातून आश्रयगाळत करुणवाणीने असे बोला तेव्हा वाक्चतुर हनुमान त्याला म्हणाला असे बुद्धी संपन्न क्रोध आणि इंद्रिय जिंकलेले भेटीला आले आहेत ही केवढी आनंदाची गोष्ट वानर राजाने भेट घेतली पाहिजे भावाने अत्यंत वाईट रीतीने वागवल्यामुळे त्रस्त होऊन तो वनात फिरत आहे तो सूर्य पुत्र सुग्रीव आमच्या मदतीने सीतेचा शोध करण्याच्या कामे तुम्हा दोघांना अवश्य सहाय्य करेल हनुमान असे मधुर शब्द बोला रामाला म्हणाला ठीक आहे आपण सुग्रीवाकडे जाऊ हनुमान असे म्हणाले तेव्हा धर्मात्मा लक्ष्मण म्हणून येथे येण्याने रामात कार्य पूर्ण झाले आहे याच्या मुद्रेवरचा भाव प्रसन्न आहे तो आनंदित अंतर करणाने बोलत आहे उघड दिसते हा वायुपुत्र वीर हनुमान खोटे बोलणार नाही मग तो अत्यंत बुद्धिमान वायुपुत्र हनुमान राऊन वाजा कडे निघाला त्याने भिक्ष रूप टाकून आणि त्या दोघांना कपिश्रेष्ठ निघाला काम पूर्ण झाले अशा आनंदात राम लक्ष्मणांना सोबत घेऊन शुभकामना मनात ठेवून त्या श्रेष्ठ गिरीकडे चालला किशकिंध्या कांदाचा चौथा सर्ग समाप्त